हुस्त शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले शूद्रांचा कूट प्रश्न शूद्र हे हिंदी आर्य समाजातील चौथा वर्ण होत हे प्रत्येकाला माहित आहे परंतु शूद्र हे पूर्वी कोण लोक होते आणि चौथा वर्ण म्हणून त्यांची कशी गणना करण्यात आली याबद्दल चौकस बुद्धीनं विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले आहे याबाबतीत अशा प्रकारचे संशोधन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे याबद्दल दुमत नाही हिंदी आर्य समाजात चौथा वर्ण म्हणून शुद्र लोकांना कसे स्थान मिळाले हिंदी समाजात उत्क्रांती घडून आल्यामुळे ही क्रांती घडवून आणल्यामुळे या दोन कारणांपैकी खरे कारण कोणते ते, ते समजावून घेणे अत्यंत हितावह आहे क्षुद्र लोकपूर्वी कोण होते व त्यांची चौथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल संशोधन करावायचे तर त्यासाठी आपल्याला प्रथमदा हिंदी आरे समाजात चातुर्वर्ण्य कसे उत्पन्न झाले याबद्दलची माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधाराने शूद्रांच्या उत्पत्तीचे मूळ स्थान शोधून काढले पाहिजे ऋग्वेदातील दहाव्या मंडळात नव्वदावी रुचा आह ती पुरुषसुक्त या नावाने प्रसिद्ध आह या पुरुषसुक्ताचा आपण सांगोपांग विचार केला तर चातुर्वर्णाचा विचार करणे आपल्याला सोपे जाईल पुरुषसुक्तात म्हटले आहा एक पुरुषाला शंभर डोकी शंभर डोळे शंभर पाय आहेत पृथ्वीला सर्व बाजूने व्यापल्यानंतर तो दशांगुळे शिल्लक राहील दोन जे काही आतापर्यंत होते व पुढे होईल ते पुरुष स्वत हे विश्व होय तो अन्नसेवन करून प्रसन्न प्रसरण पावतो म्हणूनच अमर भगवान होय तीन त्याचे महात्मे असे आहे पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याचा चौथा भाग म्हणजे या जगातील चराचर वस्तू आणि त्याचा तीन चतुर्थांश भाग आकाशात अमर होऊन राहिला आहे चार आपल्या तीन चांश भागाने पुरुष वरती चढत गेला त्याचा चौथा भाग इहलोकी उत्पन्न केला त्यानंतर त्याचा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंवर ज्या वस्तू खातात व ज्या वस्तू खात नाहीत अशांवर प्रसार करण्यात आला पाच त्याच्यापासून विराज जन्मला आणि विराजापासून पुरुष जन्मला तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे पसरला सहा देवांनी यज्ञ केला व त्यात पुरुषाची आहुती दिली तेव्हा वसंत ऋतू त्या यज्ञाचे लोणी झाला उन्हाळा यज्ञाचे सर्पण झाला व हिवाळा यज्ञाचा उपहार झाला 7. हा जो पुरुष बळी प्रथम जन्माला त्याचे बलिदान त्यांनी यज्ञाच्या तृणावर दिले त्याच्याबरोबर देव सद्यस व ऋषी यांचेही बलिदान दिले आठ त्या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला त्याच्यापासून आकाशात भ्रमण करणारे प्राणी मानसाळले प्राणी व जंगली पशू उत्पन्न झाले नऊ त्या विश्वव्यापक यज्ञापासून रुख साम आणि यजुरूच्या आणि वृत्ते निर्माण झाली दहा त्यांच्यापासून घोडे ज्यांना दातांच्या दोन पंक्ती आहेत असे पशू उत्पन्न झाले त्याच्यापासून गाय उत्पन्न झाली त्याच्यापासून शेळ्या मेंढ्या उत्पन्न झाल्यात अकरा जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याचे किती तुकडे केले त्या तुकड्यांपैकी कोणता तुकड्या त्याचे तोंड होता कोणते तुकडे त्याचे बाऊ होते कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते बारा ब्राह्मण त्याचे तोंड होते राजन्याला त्याचे बाहू केले वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाला 13. चंद्र त्याच्या आत्म्यापासून उत्पन्न झाला सूर्य त्याच्या डोळ्यापासून इंद्र व अग्नि त्याच्या मुखातून आणि वायू त्याच्या श्वासोच्छवासापासून चौदा त्याच्या बेमीपासून हवा उत्पन्न झाली त्याच्या डोक्यापासून आकाश त्याच्या पायापासून जमीन त्याच्या कानापासून चार दिशा अशा रीतीने देवांनी जग उत्पन्न केले 15. यज्ञ करीत असलेल्या देवांनी जेव्हा बळी देण्यासाठी पुरुषाला बांधले तेव्हा अग्निभोवती सात काठ्या उभ्या रोल्या होत्या आणि त्या काठ्यांपासून 21 तुकडे सरपण म्हणून तयार केले सोळा या यज्ञात आहुती देऊन देवांनी यज्ञ केला हे फार प्राचीन काळाची यज्ञविधी होत या मोठ्या शक्तींनी आकाशव्यापले ते तेथेपूर्वी सध्यच राहत असे पुरुष सक्त म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली हाखविणारे एक सिद्धांत आहे जगाती उत्पत्ती कशी झाली याबद्दलच्या कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा सिद्धांत प्रत्येक पुढार्खा दिशात पुढे मांडण्यात आला आहे इजिप्तच्या लोकांनी याबाबतीत जो सिद्धांत मांडला आहे तो पुरुषसुक्तात मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरुपाला जुळेल अशा तर्चा आहे तो सिद्धांत असा म्हणतो की नुमू या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न कलि तो सर्व जनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे त्याने मानव व देवनिर्माण केले तो प्रारंभापासूनच सर्वांचा जनक आह स्वर्ग पृथ्वी पाता पाणी डोंगर इत्यादींचा तो जनक आह सर्व पक्षी मासेहिंस्रपशू जनावरे आणि सर्व कीटक यांच्यात त्याने मादी व न निर्माण केल इजिप्तच्या लोकांच्या विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताला जुळेल अशा सरेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारातील पहिल्या अध्यात मांडला आहे जगाच्या उत्पत्तीसंबंधी जे सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यांना व्यावहारिकदृष्टीने फारसे महत्व नाही जगाच्या उत्पत्तीसंबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे या पलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होणार नाही असे म्हणता येईल परंतु या सिद्धांतातील सर्व भागासंबंधी असे म्हणता येणार नाही ना कारण पुरुष सर्व श्लोक सारख्या महत्वाचे नाहीत अकरा व बारा हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसऱ्या प्रकारात येतात अकरा व बारा या श्लोकांशिवाय इतर जे श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात त्यांच्यावर कोणाची मदार नाही ते कोणा हिंदूच्या स्मरणातही येत नाहीत परंतु अकरा व बारा हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे विश्वजनकापासून एक ब्राह्मण किंवा पुरोहित दोन क्षत्रिय किंवा योद्धे तीन वैश्य किंवा व्यापारी आणि चार शूद्र किंवा नोकर हे चार वर्ग कसे उत्पन्न झाल्याबद्दल प्राया अकरा व बारा हे श्लोक स्पष्टीकरण करतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे श्लोक केवळ विश्वोत्पतीचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे मानण्यात येत नाही हे श्लोक म्हणजे कवी कल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत असे हिंदी आरे समजत होते असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय या श्लोकांचा असा अभिप्रेत अर्थ मानण्यात आला की पुरुषसुक्ता जे चार वर्ग सांगितले आहेत अगदी त्याप्रमाणे समाजाची घटना करण्यात आली पाहिजे अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे या श्लोकांमध्ये जी भाषा वापरण्यात आली आहे तीवरून शब्दशावरील प्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे परंतु विचारपरंपणे हा अर्थ मांडण्यात आला आहे याबद्दल शंका नाही सुप्त रचण्यात सुप्तकारांचा जो हेतू होता त्या हेतूंशी विचारपरंपणे मांडलेला अकरा व बारा या श्लोकांचा अर्थ जुळतो असे म्हणले तर खरोखर चुख होणार नाही म्हणून हे श्लोक म्हणजे केवळ जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे श्लोक आहेत असे समजून स्वस्त बसणे ठीक नाही समाजाची रचना एका विशिष्ट स्वरुपात झाली पाहिजे अशा अर्थाचा स्पष्ट परमेश्वरी संदेश त्या श्लोकात ग्रंथित केला आहे, हे या श्लोकांचे वैशिष्ट्य लक्षात घेतली पाहिजे पुरुषसुक्तात समाजाची रचना सांगितली आहा तिला चातुर्वर्ण्य समजल जात परमश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्णी उत्पन्न झाल असण त्याला हिंदी आर्य समाजात आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्यान आपली रचना चातुर्वर्ण्याच्या मुशीत तयार करून घेतली हिंदी आरे समाजाचा आकार व घडण ही चात्वर्ण्यामुळे विशिष्ट स्वरुपात राहिली आहे हिंदी आरे समाजाला चातुर्वर्ण्याबद्दल जो नितांत आदर उत्पन्न झाला त्याबद्दल जितके बोलावे तितके थोडे आहे हिंदी आरे समाजावर चातुर्वर्ण्याची जी पकड बसली आहे ती सोडविणे दुरापास्त होय पुरुष सुक्ताने जी समाजाची रचना प्रतिपादिली आहे तिच्याविरुद्ध बुद्धाशिवाय कोणीही ब्र काढलेला नाही खुद्द बुद्धाला ती रचना धरून खिळखिळी करता आली नाही याचे साधे कारण असे की बुद्ध धर्माची चलती असताना सुद्धा आणि त्यानंतर देखील बरेच समाज नियामक उत्पन्न झाले पण त्यांनी पुरुषसुक्ताने जी समाज रचना सांगितली होती तिलाच उचलून धरले नव्हे तर ती रचना भरभक्कम व्हावी म्हणून त्यांनी तिच्या अनेक प्रकारच्या भरीव योजना घुसळून दिल्या व लोकांचा पाठिंबा मिळविला पुरुषसुक्तातील समाज रचनेला समाजनियामकांनी कसे उचलून धरले याबद्दलची पुष्कळ उदाहरणे देता येतील यासंबंधी आपस्तंभ धर्मसूत्र आणि विशिष्ट धर्मसूत्र यातील उदाहरणे देता येतील आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शुद्र अशा चार जाती आहेत यांच्या प्रत्येक प्रथमची जात तिच्या पुढच्या जातीपेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे प्रश्न एक पाता एक खंड एक सूत्र चार पाच शुद्र जात वगळून बाकीच्या सर्व जातींना आणि ज्यांनी कृत्य केली असतील अशा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या लोकांना वगळून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना एक उपनयन दोन वेदाभ्यास तीन यज्ञकर्म याबद्दल अधिकार आहेत प्रश्न एक पाताळ खंड एक, एक सूत्र सहा याच गोष्टी वशिष्ठ धर्मसूत्रात सांगितले आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शुद्र अशा चार जाती वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जातींना द्विज म्हणतात त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून दुसरा जन्म उपनयन विधीपासून दुसऱ्या जन्मात सावित्री ही त्यांची माता व गुरु पिता गुरुला पिता म्हणतात कारण तो वेदा वद्भ्यासाला मदत करतो साध्याय दोन सूत्र एक तार प्रत्येक जातीची उत्पत्ती आणि विशिष्ट धर्मकृत्य आणि विशिष्ट खुणा यामुळे चार जाती परस्परांपासून मिन्न झाल आह व्दात पुढील भाग आह ब्राह्मण त्याच मुख होता क्षत्रियतेच बाहू होता वैश्य त्याच्या मांड्या क्षुद्रतेच्या पायापासून उत्पन्न झाल पुढील भागात असल क्षूद्राला धर्मकृत्य करण्याचा अधिकार नाही पुरुषता सांगितलेली समाजरचना व तिचे पावित्र्य याबद्दल अनेक समाजनियमकांनी याप्रमाणे पोपटपंची केली आहे ती पोपटपंची येथे उद्धृत करण्याची जरुरी नाही ज्यांनी पुरुषुक्ता सांगितलेल्या समाजरचनेच्या पावित्र्याबद्दल थोडेसा का होईना प्रतिकूल मत प्रदर्शित केले त्या सर्वांना हिंदू समाजाचा शिल्पकार मनू यांनी केले आहे कारण मनुने दोन गोष्टी केल्या पुरुष सुक्ता सांगितलेली समाज रचना ही परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेली आहे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करण्याचा त्याने सपाटा चालविला ही पहिली गोष्ट तो म्हणतो तिन्ही लोकांच्या सुखासाठी परमेश्वराने आपल्या मुखापासून बाहूपासून मांड्यापासून आणि पायापासून अनुक्रमे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे उत्पन्न केले मनू अध्याय एक श्लोक एकतीस ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामुळे द्विजाती उत्पन्न होतात परंतु चौथा वर्ग जो शूद्र याला एकच जन्म आहे मनु अध्याय दहा श्लोक चार अशा प्रकारची विचारसरणी प्रकट करण्यात मनु आपल्या पूर्वीच्या समाज नेमकांचे अनुकरण करीत होता याबद्दल शंका नाही परंतु तो त्यांच्याही पुढे एक पाऊल गेला तो म्हणतो धर्माला अधिकृत आधार देणारी एकुलती एक व शेवटची गोष्ट जर कोणती असेल तर ती वेध होईल असा मनूने दुसरा सिद्धांत मांडला मनु अध्याय दोन श्लोक सहा पुरुषसुक्त हे वेदाचेच एक अंग आहे हे ज्ञानात ठेवले तरी हे सहज लक्षात येईल की पुरुषसुक्ता चातुर्वर्णे म्हणून समाज रचनेचा जो एक आदर्श मांडलेला होता त्याला मनुने परमेश्वरी इच्छेचा आणि अचूकपणाचा मुलामा दिला चातुर्वर्ण्याला हा मुलामा मनुच्यापूर्वी कोणी दिला नव्हता दोन पुरुषसुक्ताची निर्विकार मनाने छाननी करणे किती अगत्याचे आहे हे वरील गोष्टीकडे पाहिले तर दिसून येईल हिंदू लोक मोठ्या आघाडी सांगतात की पुरुषसुक्त हे निरुकम आहे पुरुषसुक्तात निवेदन केलेली समाज रचना ही एक कल्पना आहे ज्या काळी जगातील अखिल मानवी समाज अगदी मोर्चा वन्यस्थितीत होता व आजच्या सुधारलेल्या जगातील उत्तमोत्तम उत्तम विचार प्रवाहातील एक थेंबही त्याच्या जीवनावर पडला नव्हता तेव्हा पुरुषसुक्तातील समाज रचनेची कल्पना उत्पन्न झाली ही कल्पना अद्वितीय आणि म्हणूनच अनुपमेय आहे असा तिच्याबद्दल दावा लावणे म्हणजे निवळ थोताड होय चातुर्वर्णण्यात निवेदन केलेला समाज समाजरचनेचा आदर्श अनुपमेय आहे व त्या आदर्शाला पुरुषसुक्त उचलून धरते म्हणून पुरुषसुक्त अनुपमेय ही अशा प्रकारची गातील सर्व समाजाकडे पाहिले तर असे दिसून येते की हिंदी समाजात जे वर्ग अगोदरच होते त्यांना मान्यता देऊन निरनिराळ्या वर्गांनी मिळून समाज तयार होतो व असला समाजच आदर्शभूत होय असे प्रतिपादन करण्यात पुरुषसुक्तात कोणता अनुपभना दाखविला आहे उपरी निर्दिष्ट विचारसरणी बाजूला सारली तर पुरुषसुक्त अद्वितीय आहे असे कबूल करावे लागते पण त्याची कारणे अगदी निराळी आहेत पुरुषसुक्त हे अद्वितीय आहे याची खरी कारणे काय आहेत याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नाही हिच्या बाबतीत एक दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु लोकांना या खऱ्या कारणांची एकदा माहिती झाली तर सुक्त हे मानवी बुद्धीतून उतरलेली एक अचब चीज आहे हे, हे कबूल करण्यास ते असणार नाही एवढेच नव्हे तर ती चीज म्हणजे मानवी बुद्धीने निर्माण केलेली एक साधारण करामत चलाकी होय हे ओळखल्यानंतर तर त्यांच्या मनाला आश्चर्युक्त जातीचा धसकाच बसेल पुरुष सुप्ताने जी समाजरचना आदर्शभूत म्हणून सांगितली आहे त्याची कशी काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत की त्या वैशिष्ट्यांमुळे पुरुष पुरुषसुक्ताला अद्वितीय समजण्यात येते ती वैशिष्ट्ये कोणती प्रत्येक समाज निरनिराळ्या वर्गाने तयार होतो हे वर्ग म्हणजे प्रत्येक समाजाचे मूलग्राही घटक होत तरीपण कोणत्याही समाजाने या घटकांचे रूपांतर, आपल्या घटनेचे कायदेशीर अंग म्हणून केलेले नाही किंवा हे रुपांतरित घटक समाज रचनेच्या आदर्शाला बळकटी असणारे आहेत असा दावा इतर कोणत्याही समाजाने मांडलेला नाही पुरुषसुक्ता सांगितलेली समाज रचनाही वस्तुस्थिती निदर्शक आहे पण तिला आदर्शभूत स्वरूप दिलेले आहे आणि हेच पुरुषसुक्ताने एक असाधारण वैशिष्ट्य आहे दुसरे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या वर्गाचा मिळून समाज तयार होतो या गोष्टीला कायदेशीरपणा देऊन ती गोष्ट समाजरचनेचा आदर्श म्हणून मानण्याचे जे कृत्य कोणत्याही जमातीने केले नाही ते पुरुषसुक्ताने केले आहे यासंबंधी ग्रीक लोकांचे उदाहरण देता येईल समाज निरनिराळ्या वर्गाने तयार केला पाहिजे व अशा प्रकारच्या समाज निर्मितीचा मार्ग हाच समाज घटनेचा आदर्श होय असा खुद्द प्ल्टो याने समाजधारणेबद्दलचा आपला सिद्धांत मांडला होता परंतु या सिद्धांताला कायद्याचा पाठिंबा देऊन त्याचे अस्तित्व टिकवण्याचा उपद्व्याप ग्रीक लोकांनी कधीच केला नाही पुरुष हे जगात एकच असे उदाहरण दिसत की त्यात समाजरचनेच्या आदर्शाला कायदेशीरपणा आणून तो आदर्श चिरायू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पुरुषसुक्ताचे तिसरे वैशिष्ट्य हे की निराय वर्गाचा मिळून समाज होतो व हे वर्ग वर्गमिश्रण समाज रचनेचा आदर्श होय हे धर्मविहित तत्व होय असे कोणत्याही समाजाने मान्य केले नाही फार तर वर्ग मिश्रण हे समाजरचनेतील एक साहजिक घटना होय हर्व समाजांनी मान्य केल आहा पुरुषसुक्ताने याच्याही पुढे आघाडी मारली आह वर्गमिश्रण हे समाजरचनेतील वर्ग समाज एक साहजिक व आदर्शमय घटना आहे एवढेच पुरुषयुक्त मानित नाही तर वर्ग मिश्रण हे परमेश्वरी इच्छनुरुप झालेली घटना आहे व ती पवित्र आहे असे पुरुषसुक्त मानते पुरुषसुक्ताचे चौथे वैशिष्ट्य असे की आतापर्यंत जे समाज होऊन गेले त्या समाजात अशी कधीही ठाम समजूत झाली नव्हती की आपल्यातील वर्ग एका मर्यादित संस्थेतच असावेत रोमन लोकात दोन वर्ग होते इजिप्तच्या लोकांना तीन वर्ग पुरे वाटत होते हिंदी राणी लोकांमध्ये सुद्धा तीन पेक्षा जास्त वर्ग नव्हते एक आथ्रव पुरोहित दोन रथेष्ट क्षत्रिय आणि तीन वसत्र पशुयाट शेतकरी पुरुषक्ताने निवेदलेली समाज रचना समाजाचे चार वर्ग करते या कृत्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती धर्मविहित तत्वांवर अधिष्ठित झालेली आहे म्हणजे चार वर्ग होणे हे धर्मानुसार होय असे पुरुष उक्ताने आहे यापेक्षा कमी जास्त अर्ज पुरुषसुक्तातून काढता येत नाही पुरुषसुक्ताचे पाचवे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या परिस्थितीत प्रत्येक समाजात जी घडामोड होत असते प्रमाणे प्रत्येक वर्ग इतर वर्गाशी आपले नाते कोणत्या दर्जाचे आहे ते ठरवित असतो व हे ठरविण्यास प्रत्येक समाज सर्व वर्गांना मुभा देते निरनिराळ्या वर्गांसंबंधी आदरभावाची चढती भाजणी आणि तिरस्कार भावाची उतरती भाजणी आपल्यात उत्पन्न करून त्यांना अधिकृतरितीने पाठिंबा देणे व त्यांना चिरायू करणे ही कृत्ये कोणत्याही समाजाने केली नाहीत पुरुषसुक्त समाजातील निरनिराळे वर्गाचा श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा ठरविते अशा प्रकारे ठरविलेले दर्जा कोणत्याही परिस्थितीला किंवा काळात बदलता येत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पुरुषसुक्त अद्वितीय आहे असे म्हणावे लागते निरनिराळे वर्ग एकाच दर्जाचे असू शकत नाही या तत्वाला धरूनच ते वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरविले आहेत व त्यांच्या दर्जाच्या पायऱ्या ठरविले आहेत या वर्गीकरणाप्रमाणे ब्राह्मणांना सर्व वर्गापेक्षा श्रेष्ठत्व दिली आहे क्षत्रियांचा दर्जा ब्राह्मणांच्या खाली पण वैश्यांच्या आणि शूद्रांच्या वर वैश्याचा दर्जा क्षत्रियांच्या खाली पण शूद्राच्या वर आणि शूद्राचा दर्जा सर्व वर्गाच्या खाली तीन पुरुषसुक्त हे अद्वितीय का समजावे याबद्दलची जी कारणे वर सांगितली आहेत तीच खरी कारणे धरली पाहिजेत परंतु पुरुषसुक्त फक्त अद्वितीय आहे असे नव्हे ते असामान्य आहे त्याच्यातून इतके कूट प्रश्न उत्पन्न होतात की सांगता सोय नाही म्हणूनच त्याला असामान्य म्हणावा यायचे पुरुषसुक्तातून कोणते कूट प्रश्न उत्पन्न होतात याबद्दलची माहिती बहुतेकांना नाही परंतु हे कूट प्रश्न कोणते आह याबद्दलची माहिती करून घेण्याचा कोणी प्रयत्न कला तर त्या कूट प्रश्नांना खरा जिवंतपणा आणि मनाला विलक्षण वाटणारी गुंतागुंत किती ओतप्रत भरली आहे याचा त्याला प्रत्यय येईल पुरुष सुक्तात जो विश्वोत्पत्तीसंबंधीचा सिद्धांत मांडलेला आहे तो तेवढा एकच सिद्धांत ऋग्वेदात आहे असे नाही ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाच्या बहात्तराव्या रुच्यात विश्वोत्पत्तीसंबंधीचा दुसरा एक सिद्धांत निवेदन केलेला आहे तो असा एक आपण स्पष्ट आवाजात देवदेवतांची स्तुतिस्त्रोत्रे गाऊया स्तुतीस्त्रोत्रे गायल्यानंतर देवदेवता आपल्यावर संतुष्ट होतील दोन लोहार आपला भाता जसा हरेने भरतो तसा ब्राह्मणपतीने आपल्या शसोच्छवासाने देवदेवतांच्या पिढ्या भरून टाकल्या तीन देवदेवतांच्या पहिल्या युगात सजीवांचा निर्जीवांचा जन्म झाला त्यानंतर दिशांचा जन्म झाला आणि नंतर झाडांचा जन्म झाला चार पृथ्वीचा जन्म झाडांपासून झाला दिशांचा जन्म पृथ्वीपासून झाला दक्षाचा जन्म आदितीपासून झाला व त्यानंतर अदितीचा जन्म दक्षापासून झाला पाच हे दक्षा तुझी कन्या अदिती तिचा जन्म झाला तिच्यानंतर देवांचा जन्म झाला ते देव पूजनीय व मृत्यूपासून सुटका झालेले होते सहा हे देवांनो तुम्ही या उत्तम तऱ्हे श्रंगारलेल्या जलाशयात राहता तुम्ही नृत्य करीत असता तुमच्या पायापासून तिखट धूळ दूर उडून गेली सात हे देवांनो ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीला पावसाने व्यापून टाकता त्याप्रमाणे तुम्ही आपल्या अंगकांतीने विश्वे भरून टाकतील तेव्हा तुम्ही महासागरात दडून बसलेल्या सूर्याला वर काढून आणले आठ आदितीला आठ मुलगे झाले सात पुत्रांना घेऊन ती देवाकडे गेली मार्तंडाला तिने पुढील उंच डोंगरावर पाठविले नऊ सात मुलगे घेऊन अदितीपूर्वीच्या पिढीकडे गेली परंतु तिने मार्तंडाला जो जन्म दिला तो जननमरणाच्या बंधनात तो मनुष्याप्रमाणे राहावा म्हणून विश्वोत्पत्तीसंबंधीचे जे दोन सिद्धांत आहेत ते तत्वाच्या व तपशिलाच्या दृष्टीने परस्परांपासून भिन्न आहेत निर्जीवातून सजीवाची उत्पत्ती झाली असा एक सिद्धांत विश्वोत्पत्तीसंबंधी प्रतिपादन करतो आणि विश्वोत्पत्ती पुरुषापासून झाली असे दुसरा सिद्धांत प्रतिपादन करतो ऋग्वेदात अशा प्रकारचे विश्वोत्पत्तीसंबंधीचे परस्पर भिन्न दोन सिद्धांत का प्रतिपादन करण्यात यावेत पुरुष हा आदिमूळजनक होय व त्यापासून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती झाली अशी विचारसरणी मांडायला पुरुषसुक्ताच्या कर्त्याला आवश्यक का वाटले असावे पुरुषसूक्त वाचणाऱ्याला हे दिसून येईल की गाढ घोड़ बोकड इत्यादींची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा पहिल्यांदा त्यात उल्लेख कलि आह सुक्ताच्या प्रारंभी मनुष्याच्या उत्पत्तीसंबंधी काही उल्लेख कलिला नाही असंही त्याला आढळून येईल निरनिराळ्या वस्तूंच्या व प्राण्यांच्या उत्पत्तीसंबंधी निव्दन करीत असता मनुष्यजातीच्या उत्पत्तीसंबंधीचा उल्लेख सुक्तात येणे क्रमप्राप्त होत परंतु केवळ हा मुद्दा स्पष्ट करण्याची पाठी आली असताच सुक्त काराने उत्पत्तीसंबंधीची आपले निविन मध्ये सोडून दिल व एकदम पुढे उडी मारून आर्य समाजातील निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली हे निवेदन करण्यास सुरुवात केली आर्य समाजात चार वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरण करणे हेच खरोखर आपले आद्य कर्तव्य होय असे सुप्तकाराला वाटले असावे पुरुष सुप्ताचा इतिहास अशा प्रकारचा असल्यामुळे सुप्त विश्वोत्पत्तीच्या इतर सिद्धांतापासून ऋग्वेदातील इतर भागांपासून काहीसा निराळ्या स्वरुपाचा आहे हे खचित विश्वोत्पत्तीसंबंधी जे जे सिद्धांत अस्तित्वात त्यापैकी एकही सिद्धांताने समाजातील वर्ग कसे उत्पन्न झाले हे दाखवून देणे हेच आपले कर्तव्य आहे असे मानले नाही पुरुषसूक्ताचे जे ध्येय व कार्य आहे जवळजवळ तेच ध्येय व कार्य बायबलच्या जुन्या करारातील विश्वोत्पत्तीसंबंधीच्या पहिल्या अध्यायाचे आहे या अध्यायात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन करण्यापलीकडे फारसा दुसरा मजकूर नाही सामाजिक दर्जाने विभागलेले वर्ग जगातील निरनिराळ्या समाजात अस्तित्वात होते जुन्या जीव जु लोकांच्या समाजातही आपले वर्ग अस्तित्वात होते हिंदी आर्य समाज याबाबतीत अपवाद नव्हता तथापि विश्वोत्पत्तीसंबंधीच्या एकाही सिद्धांताला समाजात वर्ग कसे उत्पन्न होतात याचा खुलासा करण्याची गरज वाटली नाही तर मग सामाजिक वर्गाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असे पुरुषसुक्तकाराला का वाटले बरे विश्वोत्पत्तीसंबंधीचे स्पष्टीकरण करणारे पुरुषसूप्त हा ऋग्वेदातील या विषयासंबंधीचा एकूलता एक भाग नाही ऋग्वेदातील इतर भागातही हा विषय हाताळलेला आहे यासंबंधी ऋग्वेदातील इतर पुढील भाग पहा ऋग्वेद एक शहाण्णव दोन प्रारंभीचे निविद यापासून व आयूचे बुद्धिचातुर्य यापासून अग्निने मनुष्याची मुले उत्पन्न केली स्वतःच्या चकचकीत प्रकाशाने अग्निने पृथ्वी आणि पाणी ही कल्पना केली संपत्ती देणाऱ्या अग्निला देवांनी वाढविले ऋग्वेद काळात हिंदी आर्य समाजात नीर निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले होते याबद्दल काही शंका नाही तरी पण वरील रुचात निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा उल्लेख आढळत नाही एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील उपरिनिर्दिष्ट रुचा हिंदी आर्य समाजातील वर्गाच्या अस्तित्वाबद्दल कानाडोळा करते परंतु तो रुचा मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करते एक पाऊल पुढे जाऊन निरन्याय वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करण्याची गरज सूप्तकाराला का वाटली पुरुष सुक्त दुसऱ्या एका बाबतीत ऋग्वेदातील मताविरुद्ध मत प्रदर्शित करते हिंदी आर्य लोकांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ऋग्वेदाने एक धर्म भावनाविरहित सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे तो खालील संदर्भावरून कळून येईल एक ऋग्वेद एक ऐशी सोळा अर्थवन जनक आणि दध्यंच यांनी जे समारंभ केला त्यात आणि इंद्रात पूर्वी प्रार्थना व स्तोत्रे सामावलेली होती 2. ऋग्वेद एकशे चौदा दोन, दोन यज्ञ करून जनकमोनने जे वैभव किंवा परमेश्वरी आधारही मिळवली ती सर्व हे रुद्रा आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाने मिळवत तीन ऋग्वेद दोन तेहतीस तेरा हे मरुदेवांनो तुमची लोकांना उपकारक होणारी पवित्र कर्मसाधने हे सर्वशक्तिमान शक्तिमान देवांनो सर्वात जास्त मंगलमय हितकारक आणि ज्यांचा आमचा जनक मनु याने स्वीकार केला ती रुद्राचा आशीर्वाद व सहाय्य यांची इच्छा करतो 4. ऋग्वेद आठ बावन्न प्राचीन काळचा मित्र सर्व देवांच्या सामर्थ्याने युक्त झालेला आहे देवाच्या सान्निध्यात प्रवेश विमयाचे साधन म्हणून जनक मनु यांनी त्या मित्रासंबंधी स्तोत्रे रचली आहे 5. ऋग्वेद तीन तीन सहा अग्नीने देव आणि मनुष्याची मुले यांच्यासह स्तोत्रे गाऊन अनेक प्रकारचे यज्ञ झाले सहा ऋग्वेद चार सदोतीस एक हे देवांनो वजाननो आर रिंबू भक्षण हो जा मार्गाने देव आमच्या यज्ञाकडे आले त्याच मार्गाने तुम्ही आमच्या यज्ञाकडे या हे आनंददायक देवतांनो जेवडे म्हणून मंगलमय दिवस आहेत त्या दिवशी मनुष्याच्या लोकांनी यज्ञ करावेत अशी प्रथा पाडा सात ऋग्वेद सहा चौदा दोन मनुष्याचे लोक आशीर्वाद देणारा अग्नि याची यज्ञात प्रार्थनामय प्रशंसा करतात ऋग्वेदातील रुच्या ज्या ऋषीनी रचल्या त्यांनी मनुहा हिंदी आरे समाजाचा आदी पुरुषोय ही भावना आपल्या हृदयाशी कवटाळली होती हे हृग्वदातील जे संदर्भ वर केले क्लिआहे त्यावरुन दिसून येईल मनू हा हिंदी आर्य समाजाचा मूळ पुरुष होय या सिद्धांताची पाळीम्ळ इतकी खोल रुजलेली होती की ब्राह्मण व पुराण यांनीही त्या सिद्धांताला आपल्या काळात उचलून धरल ऐ ब्राह्मण विष्णू पुराण आणि मत्स्य पुराण यामध या, या सिद्धांताच स्पष्टीकरण कलि आह मनुचा जनक ब्राह्म होय अशी भूमिका त्या ग्रंथांनी मांडली आहा खरे तरीपण मनू हा मानवजातीचा मूळ पुरुष आह हा ऋग्वेदात मांडलेला सिद्धांत या ग्रंथांनी मान्य केला आहे व त्याला त्यांनी उचलून धरले आह तपशिलासंबंधी जास्त चौकशी करताना मात्र असे आढळून येत की या ग्रंथात सदर सिद्धांताबद्दल फार गोटाई उत्पन्न कलि आहे, विष्णू पुराण म्हणत की ब्रह्मदेवाने आपल्या शराचे दोन तुकड़ कलि एका तुकड्यातून पुरुषाचे व दुसऱ्या तुकड्यातून स्त्रीचे रुप धारण कल त्या स्त्रीला सतरुपा नाव दिले तिने फार दिवस घोर तपशऱ्या करून स्वतःसाठी पती मिळविला त्याचे नाव मनु स्वयंभू ब्रम्हदेवाने आपल्या कन्येबरोबर शरीरसंबंध केला याबद्दलचा उल्लेख विष्णूपुराणात नाही तथापि आपली कन्या सदरूपा हिच्याबरोबर शरीरसंबंध करून ब्रम्हदेवाने मनूला जन्म दिला याबद्दलचे उल्लेख आयत्रेय ब्राह्मण व मत्स्यपुराण यामध्ये सापडतात याशिवाय मत्स्यपुराणात असा उल्लेख सापडतो की मनूने घोर तपश्चर्या करून स्वतःला सुंदर पत्नी मिळविली तिचे नाव अनंता रामायणात असा उल्लेख सापडतो की मनु पुरुष नसून होती ती दक्ष प्रजापतीची मुलगी व कश्यपाची पत्नी होती पुरुष सुक्त मनुसंबंधी उल्लेख का करीत नाही मनु, मनु स्वयंभूला विराज आणि विराजाला आधी म्हणून नावे होती हे सुप्तकाराला माहीत होते कारण सुक्ताच्या पाचव्या श्लोकात सुप्तकार म्हणतो की विराज हो अशी वस्तुस्थिती असता सुप्तकाराने सुक्तात मनुसंबंधी काहीच उल्लेख केला नाही हेच चमत्कारिक दिसते ऋग्वेदात जो विश्वोत्पतीचा सिद्धांत मांडला आहे त्याच्या पलीकडे पुरुषसुक्तातील सिद्धांताने मजल मारली आहे हा तिसरा मुद्दा होय समाजाच्या सुखसोयीसाठी श्रमविभाग करणे जरूर आहे एवढे आकलन करण्या इतकी संस्कृती वैदिक काळातील आऱ्यांमध झाली होती वैदिक काळातील आर्यामध्ये निरनिराळे लोक निरनिराळे उद्योगधंदे करीत असत प्रत्येकाने निरिराळे उद्योगधंदे करणे इष्ट आह याची जाणीव आर्याना होती हे पुढील संदर्भावरुन दिसून येईल ऋग्वेद एक एकशे तेरा सहा लोकांनी आपापल्या उद्योगधंद्याला लागावे, व स्वतःचे उदरभरण करावे म्हणून उषा देवींनी लोकांना झोपेतून उठविले आहे काही लोकांनी उठल्यानंतर सत्ता काबीज करण्यात जाव काहींनी कीर्ती मिळविण्यात बाहेर पडाव काहींनी संपत्ती मिळवून आणण्यासाठी जावे आणि काहींनी नोकरी मिळविण्यात जाव संदर्भ ऋग्वेदात मिळतो पुरुष सुक्ताने त्याच्याही पुढे मजल मारली आहे रुग्वेदात मांडलेल्या श्रम कल्पनेला पुरुष पुरुषसुक्त उचलून धरते पण त्यानंतर पुरुषसुक्त त्या कल्पनेला अशी कलाटणी देते की समाजातील काही लोकांनी एका विशिष्ट प्रकारचे धंदे आपलेसे करून घ्यावेत व ते त्यांनी पिढ्यानपिढ्या करीत राहिले पाहिजे एकदा स्वीकारलेले धंदे सदर लोकांना आधीमधी कधीही बदलता येणार नाही ना अशा प्रकारची प्रथा समाजात रूढ करण्याच्या विक्षिप्त खडाटोप पुरुषसुक्ताने का केला असावा बरे ऋग्वेदाने मांडलेला सिद्धांत आणि पुरुषसुक्ताने मांडलेला सिद्धांत यांच्यात आणखी एका मुद्यासंबंधी फरक आहे हिंदी आर्य राष्ट्र याबद्दल ऋग्वेदात उल्लेख आढळतात पाच टोळ्यांच्या जमावाने हे राष्ट्र झाले होते या पाच टोळ्यांचा मिळून हिंदी आर्य समाज झालेला होता या पाच टोळ्या परस्परात कशा मिसळल्या होत्या व त्याच्या मिश्रणाने हिंदी आर्य समाज हा एकच एक समाज म्हणून कसा बळकट झाला होता याबद्दलचे उल्लेख खालील रुच्या सापडतात एक ऋग्वेद सहा अकरा चार अग्नीच्यापुढे हवन कलिवस्तूंचे ढिगारे पडलि आहेत। अग्नी हा जणू काही माणूस आहे अशी कल्पना करून पाच टोळ्यातील लोकांनी त्याच्यापुढे हवन करण्यास आणलखा वस्तूंचे ढिग उभे क्लि व त्यांच्यापुढ साष्टांग प्रणिपत करून त्यांनी त्यांचा आदर सत्कार कला दोन रुग्वद्ध सात बारा दोन अग्नि हा शहाणा व तरुण घरमाळक झाला आह पाच टोळ्यातील प्रत्यक्त घरात त्यान आपण मांडून घ या पाच टोळ्या कोणत्या याबद्दल विद्वान लोकात काहीसा मतभेद आह आपल्या निरुखतात यास म्हणतो की या पाच टोळ्या म्हणजे गंधर्व पितृ देव असुर आणि राक्षस हे लोक होत औपमन्य यांच्या मते या पाच टोळ्या म्हणजे चार वर्ण व निषाद लोक हे होत पाच टोळ्यासंबंधीचे वरील दोन्ही खुलासे दिशाभूल करणारे आहेत असे दिसते कारण की ऋग्वेदातील काही रुचांमध्ये पाच टोळ्यांचा प्रशंसापर उल्लेख केलेला आहे या बाबतीत खाली संदर्भ पहा एक ऋग्वेद दोन दोन दहा ज्याच्याबरोबर कोणी तुलना करू शकणार नाही असा स्वर्ग ज्याप्रमाणे दीप्तिमान बसतो त्याप्रमाणे आम्हा पासवळ्यातील लोकांचे जे काही वैभव आहे ते आम्हाला देग्वेद सहा शेहेचाळीस सात हे इंद्रा नहुषाच्या टोळीतील लोकांचा जो जोम जो व उत्साह आहे तो किंवा पासवळ्यातील लोकांचे जे काही वैभव आहे ते आम्हाला दे या पाच टोळ्यात जर शूद्रांचा समावेश असता तर या टोळ्यांबद्दल इतकी प्रशंसा ऋग्वेदात नसती याशिवाय दुसरे कारण असे की ऋग्वेदातील उपरिनिर्दिष्ट रुचात जन हा शब्द वापरलेला आहे वर्ण हा शब्द वापरलेला नाही जन हा शब्द पाच टोळ्यांना उद्देशून वापरलेला आहे तो शब्द चार वर्ण व निषाद यांना उद्देशून वापरलेला नाही ही वस्तुस्थिती ऋग्वेदातील खालील रुचावरून सिद्ध होते ऋग्वेद एक एकशे आठ आठ हे इंद्र व अग्नि यदू तुर्वास दृह्य अनु पुरु या लोकांमध्ये तुमचा निवास असेल तर तुम्ही सर्व ठिकाणचे बलशाली वीर घेऊन येथे या व हा आताच तयार केलेला सोम रस घ्या पाच टोळ्यांचे संमिश्रण होऊन त्यातून आर्य समाजाची घडण झाली हे अथर्व संदर्भावरून स्पष्ट होते तो संदर्भ असा हे पाच प्रदेश मनूपासून या पाच टोळ्या उत्पन्न झाल्या मानवी समाजात ऐक्यभाव आप्तसंबंधीची भावना यांच्या दृष्टीकोनातून पाहिले तरच ऋग्वेदातील रुचांचे करते, जे ऋषी त्यांनी या पाच टोळ्यासंबंधी वर सांगितल्याप्रमाणे जे उल्लेख केले आहेत ते का केले याचा उलगडा होणे शक्य आहे याबाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात पाच समिश्र एकीकरण झाले होते ही बाब पुरुषसुक्ताने का मान्य केली नाही आणि त्या टोळ्यांच्या उत्पत्तीसंबंधी शास्त्रीय दृष्टीने स्पष्टीकरण का केले नाही उलट अंशी पाच टोळ्या जाती विभाग पडले होते त्यांच्याबद्दल पुरुषसुक्ताने मान्यता दर्शवली आहे का राष्ट्रीय भावनेपेक्षा जातीय भावना जास्त महत्वाची आहे असे मत पुरुषसुक्ताने का प्रकट केले ऋग्वेदात मांडलेल्या विषोत्पत्तीसंबंधीच्या सिद्धांताबरोबर पुरुषसुक्तात मांडलेल्या सिद्धांताची तुलना कोणी करून पाहिल तर त्यांच्यापुढे पुरुषसुक्तासंबंधीचा वर सांगितलेल्या मसाल्याचे काही कूट प्रश्न उभे राहतील समाजशास्त्राच्या दृष्टिने जर कोणी पुरुषसुक्ताची छाननी करू लागला तर त्याच्यापुढे पुरुषसुक्तासंबंधी दुसरेही कूट प्रश्न उभे राहतील एका विशिष्ट प्रकारचा आयुष्याचा दर्जा ध्येय म्हणून पुढे ठेवणे हे चांगले तसेच आवश्यक आहे असला दर्जा एखाद्या माणसाने किंवा समाजाने पुढे ठेवला नाही तर त्या माणसाचे किंवा समाजाचे जीवन व्यर्थ होय परंतु हा दर्जा असा असावा की काळ आणि परिस्थिती यांच्यात जससा फेरबदल होत जाईल तसतसा तो बदलत गेला पाहिजे दर्जा हा कायमस्वरूपात कधीही ठरविलेला नसतो आपल्या दर्जाचा बरे वाईटपणा कितपत आहे हे ठरविण्यास भरपूर वाव मिळाला पाहिजे जेव्हा एखाद्या गोष्टीवर पावित्र्याचा रंग चोपडलेला नसतो तेव्हाच त्या ते गोष्टीचा बरे वाईटपणा पाहण्यास माणूस दसतो एखाद्या गोष्टीचा पवित्रपणा चिकटविला की तो, तो कायमचा चिकटतो चातुर्वर्ण्याला पवित्रपणा चिकटवून चातुर्वर्ण्य म्हणजे एक पवित्र घटना परमेश्वरी इच्छेने घडलेली एक समाज होय असे पुरुष सुप्ताने चातुर्वर्ण्याचे मंडण कलि आहे, एका विशिष्ट पद्धतीच्या सामाजिक रचनेला इतका पवित्रपणा पुरुषसुक्तान दिला आह की त्या समाज विरुद्ध कोणी अवाक्षर काढू नये किंवा ती काळीचाळी फेरफार कोणी करु नय पुरुषसुक्तान हशासाठी कल समाजशस्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढ पुरुषसुक्ताचा हा पहिला कूट प्रश्न उभा राहतो सिद्धांत प्रतिपादन करताना पुरुषसुक्त दुहेरी डाव खेळ आहा हिंदी आर्य समाजात जे चार वर्ग अस्तित्वात होत त्यांची त्याने आदर्शमय स्थानी त्याने पहिल्यांदा स्थापना केली सुक्ताचे हे कृत्य शुद्ध फसवणुकीचे आहे कारण चातुर्वर्ण्याबद्दलची वस्तुस्थिती आणि त्याला दिलेले आदर्शवत स्थान यामध्ये फरक नव्हता चातुर्वर्ण्याबद्दलच्या परिस्थितीला आदर्शमय ठिकाणी ठेवल्यानंतर सुद्धा सुक्ताने त्या आदर्शवत ठिकाणचे पुन्हा पुन्हा गोडवे गायले आहेत सुक्ताचे हेही कृत्य फसवणुकीचे आहे कारण चातुर्वर्ण्याला दिलेले आदर्शवत स्थान हे त्याच्याच वस्तुस्थितीच्या आंतरयामात वसत होते वस्तुस्थितीला आदर्शमय स्वरूप देणे आणि आदर्शाला अंमलात आणणे याबाबतीत सुक्ताने प्रयत्न केला आहे तो प्रयत्न म्हणजे राजकारणात जो भूलभुलावणीचा खेळ खेळला जातो त्या स्वरूपाचा होय या प्रयत्नासारखा एखादा प्रयत्न कोणत्या धार्मिक ग्रंथात आढळणार नाही याबद्दल माझी खात्री आहे ढोंगी व फसवेबाज या विशेषणाशिवाय या प्रयत्नाला दुसरे कोणते विशेषण देता येईल वस्तुस्थितीला आदर्शाचा मुलामा देणे हे कृत्य अन्याय आहेच शिवाय ते अत्यंत स्वार्थ साधूपणाचे आहे अशा आदर्शाला समाजात रूढ करणे हे मोठे समाजघातकी कृत्य होय एखादी बाब समाजात रूढ झाली की ती कायमचीच रूढ झाली पाहिजे अशी भूमिका स्वीकारून ज्या रीतीभाती समाजात असमानता प्रस्तुत करतात त्या रीतीभातींना अविनाशी स्वरूप देणे असा या प्रयत्नाचा अर्थ होतो अशा प्रकारची विचारसरणी नीतीशस्त्रातील तत्वाशी जुळणारी नाही ज्या समाजात सामाजिक बऱ्या वाईट गोष्टींबद्दल जागृत भाव आहे तो समाज या विचारसरणीला कधीही पाठिंबा देणार नाही उलट अंशी आपल्याला असे दिसून येईल की जगाच्या आरंभापासून आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि समाज यांच्या सामाजिक व्यवहारात जी काही प्रगती झाली आहे ती एका नैतिक तत्वाच्या शिकवणुकीप्रमाणे तंतोतंत झालेली आहे ते नैतिक तत्व म्हणजे जी बाब समाजात चुकीने रूढ केली गेली आहे तिला रूढ म्हणून मान्यता देऊ नये एवढेच नव्हे तर ती रूढ केली गेली पाहिजे वरील विवेचनावरून हे कळून येईल की पुरुषसूक्त लिहिण्याच्या मागे जे तत्व आहे त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा आहे व त्याचे परिणाम समाजहिताला बाधक का आहेत कारण की एका वर्गाने बेकायदेशीर व अन्याय मिळलेल्या हितकारक गोष्टीला आणि दुसऱ्या वर्गावर जबरदस्तीने लादलेल्या अनहितकारक गोष्टीला चिरायू करणे हे या तत्वाचे ध्येय आहे अशा प्रकारच्या भूलभुलावणीचा खेळ खेळण्याला पुरुषसुक्ताचा काय हेतू असावा हा दुसरा कूट प्रश्न आह पुरुषसुक्तासंबंधी समाजशास्त्रीय दृष्टीन उहाप कला तर जे अनेक कूटप्रश्न उपस्थित होतात त्यातील शेवटचा व सर्वांपेक्षा अधिक महत्वाचा एक कूट प्रश्न आह पुरुषसूक्तात शूद्रांना जे स्थान दिल त्याबद्दलचा हा कूट प्रश्न होय निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाल याबद्दल स्पष्टीकरणाची मुख्य भूमिका पुरुषसूक्तानी घ ते वर्ग परमेश्वराने उत्पन्न केले, असे पुरुष पुरुषसुक्ताचे म्हणणे आह पुरुष सुक्ताने हा जो सिद्धांत मांडला आहे तसला सिद्धांत कोणत्याही ब्रह्मज्ञानाशिवाय शास्त्र मांडणार नाही ही बाब बरीचशी आश्चर्यकारक आह जग निर्माण करणाऱ्या परमराच्या निरनिराळ्या अवयवांना निरनिराळ्या वर्गाचे उत्पत्तीस्थान चिकटविण्याचा सुक्ताने जो व्यूह रचला तो तर त्यापेक्षा अधिक आश्चर्य उत्पन्न करणारा आह हा व्यूह काही आकस्मिकरितीन अस्तित्वात आलिला नाही तर तो विचारपूर्वक व अस्तिवायक रीतीने तयार केलेला आहे दोन गहन प्रश्न सोडविण्याची गुरुकिली तयार करणे ही त्या व्यवह्याच्या पाठीमागची मुख्य कल्पना ठरविणे हा एक आणि मनाने योजना तयार केल्याप्रमाणे त्या चार वर्गाच्या श्रेष्ठ कनिष्ठ दर्जाच्या पायऱ्या ठरविणे हा दुसरा असे हे दोन गहन प्रश्न होत असे करण्यापासून जो फायदा आहे तो असा जग उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराच्या शरीराचे जे भाग चार वर्गांना दिलेले आहेत ते भाग त्या वर्गाचे सामाजिक दर्जा कायमचे ठरवितात ब्राह्मण वर्णाच्या उत्पत्तीचे स्थान परमेश्वराच्या मुखाला चिकटवले आहे मूख हा शरीरातील प्रमुख भाग होय त्यातून उत्पन्न झालेला ब्राह्मण वर्ण हा अर्थात चार वर्णामध्ये श्रेष्ठ होतो ब्राह्मण वर्ण हा चारही वर्ण सर्वश्रेष्ठ म्हणून ज्ञानार्जन व ज्ञान भांडार संरक्षण हा जो सर्व धंद्यातील सर्वश्रेष्ठ धंदा आहे तो ब्राह्मण वर्णाला दिला आहे क्षत्रिय वर्णाचे उगमस्थान परमेश्वराच्या बाहूंना चिकटविले आहे बाहु हे शरीराच्या सर्व अंगामध्ये मुखाच्या खालोखालचे प्रमुख अंग होय म्हणून क्षत्रिय वर्गाला ब्राह्मण वर्णाच्या खालचा दर्जा दिला वैश्य वैश्यवर्णाचे जन्मस्थान परमेश्वराच्या मांड्यांना चिकटविले आहे मांडाया या बाहूच्या खालच्या होत म्हणून लढवयाच्या धंद्यापेक्षा कमी दर्जाचा धंदा जो व्यापार तो वैश्यवर्णाला दिला शुद्रवर्णाचे उत्पत्तीस्थान परमेश्वराच्या पायांना चिकटविले पाय हे मानवी शरीरातील अगदी खालच्या दर्जाचे व सौंदर्याच्या दृष्टीने हीन दर्जाचे भाग होत म्हणून क्षुद्र वर्णाला सामाजिक दर्जातील अगदी शेवटचा हीन दर्जा, शेवट ही दर्जा आणि सेवाचाकरी करणे हा सर्व धंद्यातील अत्यंत गलिच्छ पतीचा धंदा तो त्याला दिला चार वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी पुरुष सुक्ताने ही पद्धत का स्वीकारली शरीरात जे स्थान पायांचे ते समाजात क्षुद्रांचे होय अशा पद्धतीने सुक्ताने शूद्रांच्या उत्पत्तीचा इतिहास का सांगितला चार वर्ग कसे उत्पन्न झाले याचा उहापोह हो, पुरुषुक्ताने निरनिराळ्या पद्धतीने का केला नाही विशोद स्पष्टीकरण करण्यासाठी शास्त्रकारांनी फक्त पुरुषसुक्ताचाच अवलंब केला आहे असे नाही वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण छानदोग्य उपनिषदात जे दिले आहे त्याची व सुक्ताने चार वर्गाच्या उत्पत्तीसंबंधी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याची तुलना करून पहा छानदोग्य उपनिषद म्हणते प्रजापतीने सर्व जगात उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या जगापासून त्याने त्याची जीवनसत्वे बाहेर काढली उदाहरणार्थ पृथ्वीपासून अग्नी आकाशपोकळीतून वारा आकाशातून सूर्य या तीन देवतांमध्ये प्रजापतीने उष्णता भरली आणि त्याच्यातून त्यांची जीवनसत्वे बाहेर काढली अग्नीपासून वृषांचे श्लोक वाऱ्यापासून यजूचे श्लोक आणि सूर्यापासून सामचे श्लोक त्यानंतर या तीन शास्त्रात त्यांनी उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या त्या तीन शास्त्रातून त्यात त्याची जीवनसत्वे बाहेर काढली रुक रुचामधून भू हे व्यंजन यजुस रुचांमधून भू हा साम रुचातून स्वाहा निरनिराळ्या देवतांपासून वेदांची उत्पत्ती झाली याबद्दलचे हे स्पष्टीकरण आहे देवदेवतांचा हिंदी आर्य समाजात दुष्काळ नव्हता त्यांची एकंदर संख्या तीस कोटी होती चार देवापासून चार वर्ण उत्पन्न झाले असे जर वर्णाच्या उत्पत्तीबद्दल स्पष्टीकरण केले असेल तर सर्व वर्ण जन्मता समान दर्जाचे आहेत या सिद्धांताला त्याची पुष्टी मिळाली असती चार वर्णाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करताना पुरुषसुक्ताने वर सांगितलेल्या प्रकारच्या स्पष्टीकरण पद्धतीचा अवलंब केला नाही पुरुषाच्या निरनिळ्या मुखांपासून निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले असा सिद्धांत मांडणे सुक्त अशक्य होते काय पुरुषसूक्तातील वर्णिलेल्या पुरुषाला एक डोकी होती म्हणजे त्याला एक मुखे होती पुरुषाच्या एका मुखातून एक जीवाणू उत्पन्न झाला अशा निर्निराळ्या जीवाणूंच्या उत्पत्तीबद्दल हकीकत दक्ष सूक्तकाराला काहीच अडचण नव्हती आणि अशा रीतीन विश्वोत्पत्तीबद्दलची हकीकत सांगण्याची कल्पना सुक्तकाराला ये अशक्य नव्हत चार वदांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी विष्णू पुराणाने सदर पद्धतीचा अवलंब कलि त्याबद्दलचा संदर्भ खालीलप्रमाणे आह ब्रह्मदेवान आपल्या पूर्वबाजूच्या मुखातून गायत्री मंत्र रुखचे त्रिवृत्त समरथांतर यज्ञ आणि अग्निष्टोम यांना जन्म दिला आपल्या दक्षिण बाजूच्या मुखातून त्याने यजुश्लोक त्रिष्टवृत्त पौचदष्टोम बहुत सामन आणि उख्य यांना जन्म दिला आपल्या पश्चिम बाजूच्या मुखातून त्याने सामश्लोक जगतिवृत्त सप्तदष्टोम वैरूप आणि अतिरात्र यांना जन्म दिला आपल्या उत्तर बाजूच्या मुखातून त्याने एकविष अथर्वन आप्तोर यामन अनुष्टुप आणि विराज रुते यांना जन्म दिला वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण हरिवंश निराळ्या रीतीने करतो ते स्पष्टीकरण असे परमेश्वराने आपल्या डोळ्यातून ऋग्वेद आणि यजुर्वेद यांना आपल्या जीभेच्या टोकापासून सामवेद याला आणि आपल्या डोक्यापासून अथर्ववेद याला जन्म दिला निरनिळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली व त्यांचे परस्परातील संबंध कशा प्रकारचे होते याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी केवळ सुक्त कारालाच परमेश्वराचे शरीर व त्याचे निरनिराळे भाग यांचा उपयोग करावा लागला याची कारणे काय होती हे माहित नाही परंतु ही कारणे तशीच सवळ होती असे गृहीत धरले तरी एक प्रश्न शिल्लक राहतो तो हा की पुरुषाचे निरनिराळे अवयव व समाजातील निरनिराळे वर्ग यांची सांगडसुक्त कारणे ज्या पद्धतीने घातलेली आहे ती का खालील गोष्टी विचारात घेतल्या तर वर सांगितलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे लक्षात समाजातील निनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करण्यासाठी सुक्तात परमेश्वराच्या निनिळ्या अवयवांचा उपयोग केला ही के आहे ही गोष्ट फक्त पुरुष सुक्ताने केली आहे असे नाही यज्ञ करण्यासाठी ज्या पुरोहितांची नेमणूक होते त्या पुरोहितातील निनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी वैषमपायन ऋषीने याच गोष्टीचा अवलंब केला आहे परंतु सुप्तकाराने सांगितलेले स्पष्टीकरण व वैषमपायन ऋषीने सांगितलेले स्पष्टीकरण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे वैषम पायंने सांगितलेले स्पष्टीकरण हरिवंशात दिले आहे ते असे जगात जलप्रलय झाला सर्व जग म्हणजे एक महासागर झाला जगात पसरलेल्या पाण्यावर सर्व प्रभु, हरी हरिनारायण यांनी कटाक्ष फेकून ते आपल्या अंकित केले त्यावर तो झोपला पाण्याच्या मध्यभागी तो पहुडलेला होता व तो स्वतः एखाद्या महासागराप्रमाणे दिसत होता तो आपले बलवान हात पसरून निर्विकार मनाने झोपला होता तो असं आहे असे ब्राह्मण त्याला समजतात तन्मयावस्थेमुळे त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडला त्यानंतर भूत वर्तमान व भविष्य अशा तिन्ही काळांची वस्त्रे अंगावर घेऊन तो प्रभू झोपला जी जी वस्तू पुरुष नावाने ओळखली जाते ती यज्ञ म्हणून समजावे यज्ञात अर्ध देण्यासाठी परमेश्वराने आपल्या शरीरातून पूर्वी ब्राह्मण उत्पन्न केले ते यज्ञकर्म यथाविधी करीत व त्या व्यतिरिक्त दुसरे काही करत नसत म्हणून त्यांना ऋत्विज हे नाव प्राप्त झाले प्रभूने आपल्या मुखातून सर्वात प्रमुख ब्राह्मण आणि साम मंत्र म्हणणारी उद्गात्री हिलाई उत्पन्न केले प्रभूने आपल्या बहूंपासून होत्री आणि अध्वरयू हे उत्पन्न केले त्यानंतर त्याने प्रस्तोत्री मित्र वरुण आणि प्रतिष्ठात्री यांना उत्पन्न केले त्याने आपल्या बेमीतून प्रतिहत्री आणि पोत्री आपल्या मांड्यापासून अच्छवाक आणि नेष्ट्री आपल्या हातापासून अग्निद्रा आणि यज्ञिय ब्राह्मण आपल्या बाहूंपासून ग्रावण आणि यज्ञ तय उन्नेत्री यांना उत्पन्न केले याप्रमाणे परमंगल भगवंताने सर्व यज्ञात मंत्र म्हणण्यात लायक असे सर्वोत्कृष्ट सोळा रुत्वीज उत्पन्न केले म्हणून हा पुरुष यत्रापासून तयार झाला आहे व त्याला वेद असे म्हणतात त्याच्या जीवनसत्वापासून सर्व वेद वेदांगे उपनिषदे आणि संस्कार समारंभ उत्पन्न झाले एखादा यज्ञ करावायचा तर त्यासाठी एकंदर निनिळा सतरा वर्गाच्या पुरोहितांची जरुरी असुषाचे अवयव थोडे आणि पुरोहितांची संख्या मोठी यामुळे पुरोहितांच्या उत्पत्तीचे मूळ पुरुषाच्या निर्नया अवयवांना चिकटविता येणे शक्य नव्हते परमेश्वराचे अवयव पुष्क त्यामुळे निर्नया वर्गाचे उत्पत्ती स्थान परमेश्वराच्या एखाद्या अवयवाला चिकटविता पुरुषाच्या पायापासून सतरापैकी एखाद्या पुरोहित वर्गाचा जन्म झाला असे पुरुष उक्तात प्रतिपादन केले नाही याची कारणी वर सांगितलेली आहे याबाबतीत वैषम पायांने काय केल एकापेक्षा अधिक पुरोहित वर्गाची उत्पत्ती परमेश्वराच्या एखाद्या विवक्षित अवयवापासून झाली असे निवेदन करण्यास त्याला काही हरकत वाटत नाही परंतु एखाद्या पुरोहित वर्गाची उत्पत्ती पुरुषाच्या पायापासून झाली हे सांगण्याचे त्याने मोठ्या शिताफिन टाळले क्षुद्रांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना पुरुषसुक्ताने आणि ब्राह्मणांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना हरिवंशाने जो वृत्ती दाखवली आहे तीही लक्षात घेतली पाहिजे हरिवंशाने दाखविलेल्या वृत्तीपेक्षा पुरुषसुक्ताने दाखविलेली वृत्ती अधिक कुत्सितपणाची आहे शुद्र हे पुरुषाच्या पायापासून जन्मले आहेत आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या इतर वर्णाची सेवा चाकरी केली पाहिजे हे पुरुषसुक्ताने जे सांगितले आहे ते सुप्तकाराला शूद्रांबद्दल जो मत्सर वाटत होता त्यामुळे की काय असे असेल तर या मत्सराचे कारण काय चार समाजशास्त्रीय दृष्टीने पुरुषसुक्ताची जर बारकाईने छाननी केली तर तिथून जे काही कूट प्रश्न उपस्थित होतात ते सांगितले आहेत चातुर्वर्ण्याची कल्पना पुढील काळात जसजशी वृद्धिंगत होत गेली तस तसे तसतसे उत्पत्ती उत्पत्तीसंबंधी आणि त्यांच्या एकंदर अवस्थेसंबंधी दुसरे गूढ प्रश्न उपस्थित होत गेले पुढील काळात या विषयासंबंधी ज्या घडामोडी उत्पन्न झाल्या त्या लक्षात घेतल्या तर चातुर्वर्णे उत्पन्न केल्यामुळे समाजात कोणते परिणाम भोगावे लागले याची शहानिशा करता येईल पुढील काळात चातुर्वर्ण्यासंबंधी मुख्यतः दोन घडामोडी उत्पन्न झाल्या शुद्राच्या खालोखाल एक पाचवा वर्ग उत्पन्न करण्यात आला ही पहिली आणि ब्राह्मण क्षत्री व वैश्य या तीन वर्णापासून शुद्र वर्णाला अलग ठेवण्यात आले ही दुसरी पुढील काळात हे जे फेरबदल उत्पन्न झाले ते अशा रीतीने की जणो काही त्याची उत्पत्ती पुरुषसुक्ता सांगितलेल्या समाजरचनेपासून झाली होती असे वाटते या परिस्थितीमुळे या फेरबदलातून काही नवे शब्द अस्तित्वात आले व त्या शब्दांचा अर्थ काही विशिष्ट कल्पना प्रदर्शित करणारा होता या कल्पना व पुरुषसुक्तातील समाज रचनेची कल्पना या जणू काही जुळ्या बहिणी आहेत असे वाटते सवर्ण अवर्ण द्विज अद्विज आणि त्रैवर्णिक हे ते शब्द होत प्रारंभीचे चार वर्ग होते यांच्यात पुढे जे विभाग झाले त्या प्रत्येक विभागात श्रेष्ठ कनिष्ठपणाचे संबंध कोणते आहेत या गोष्टीच्या कल्पना सदर शब्द सूचित करतात या वर्गाचे संबंध कोणत्या तऱ्हेचे आहेत याबद्दल विचार करणे जरूर आहे कारण या परस्पर संबंधातून एक नवा गूढ प्रश्न उपस्थित होतो हा नवा गुढ प्रश्न लोकांच्या लक्षात आला नाही उपरी निर्दिष्ट शब्द हे काही विभागाची केवळ नावे सूचित करीत नाहीत तर ते विभागाचे काही विशिष्ट हक्क व सवलती सूचित करतात हे पहिले कारण सदर नावावरून ज्या हक्कांचा व सवलतींचा बोध होतो तो, तो लक्षात घेऊन सदर नावाखाली जे वर्गाचे विभाग करण्यात आले ते विभाग तर्कशुद्ध आहेत काय हे दुसरे कारण